त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी ज्या आपल्या मोठेपणाच्या दर्पात पडले होते त्याला सांगितलं की शोएब आम्ही तुला आणि त्या लोकांना ज्यांनी तुझ्या समूहेत इमान आणलं आपल्या वस्तीतून हाकलून लावू अन्यथा तुम्हा लोकांना आमच्या संप्रदायात परत यावं लागेल शिएबनं उत्तर दिलं काय बळजबरीनं आम्हाला परतवलं जाईल मग आम्ही राजी नसलो तरी आम्ही अल्लावर कुभांड रस्त्या ठरू जर आम्ही तुमच्या संप्रदायात परत आलो जेव्हा अल्ला की अल्लानं त्यापासून आमची सुटका केली आहे आमच्यासाठी त्याकडे परतनं आता कोणत्याही प्रकारे शक्य नाही या व्यतिरिक्त की ईश्वर आमच्या रब न इच्छा करावी आमचे आम्स रफ चेक वस्तु है ठीक बात कर जनसमुदाय सर गोष्ठी स्वीकार नकार दिला होता। परस परस जर तुम्ही तर तुम्हें श्वेत चनुयायीव स्वीकार परंतु घड़ का थरकाप उड़न देना संकट नाटल घर पालथे से पालथे पड़ले रही ज्या लोकांनी शोएब अल इस्लाम ला खोटं ठरवलं ते नाश पावले की जणू काय कधी त्या घरात ते वसलेच नव्हते शोएब ला खोटं ठरवणारेच शेवटी नष्ट झाले समोयाौमी आणि सोएब अल इस्लाम असं सांगून त्याच्या वस्तीतून बाहेर पडला की हे जाती बांधवांनो मी आपल्या रबचे संदेश तुम्हाला पोहोचवले आणि तुमच्या हितचिंतकाचं कर्तव्य पार पाडलं आता मी त्या लोकांवर खेद तरी कसा व्यक्त करावा जे सत्य स्वीकारण्यास नकार देतात कधी असं घडलं नाही की आम्ही एखाद्या वस्तीत नबी पाठवला असावा आणि त्या वस्तीत लोकांना अगोदर तंगीच्या आणि कठीण परिस्थितीत टाकलं नसावं जेणेकरून ते विनम्र व्हावेत होम दुम परावर्तित की ते लागले बरे दिवस ये तस रहे ला सरते शोटी आकस्मिक पकड़ कहीं जर लोकांनी इमान आणलं असत आणि त्यांनी ईशुगुरुज वर्तन अंगीकारलं असतं तर आम्ही त्यांच्यावर आकाश आणि पृथ्वीतील बरकतीची दार उघडली असती पण त्यांनी तर खोटं ठरवलं म्हणून आम्ही त्यांच्या त्या वाईट कमाईच्या हिशेबात त्यांना धरलं जिथे गोळा करत होते मग काय वस्त्यातील लोक आता यापासून निर्भय झाले आहेत की आमची धाड कधी आकस्मिकपणे त्यांच्यावर रात्रीच्या वेळी पडणार नाही जेव्हा ते झोपलेले असतील अवा अमीन अहो कोरा अथवा काय ते निश्चिंत झाले आहेत की आमचा जबरदस्त हात कधी आकस्मिक त्यांच्यावर दुसा पडणार नाही जेव्हा ते खेळत असतील काही लोक अल्लाच्या चालीपासून निर्भय आहेत खरं पाहता अल्लाच्या चालीपासून तोच जनसमुदाय निर्भय बनतो ज्याचा विनाश होणार असेल اولم يهدر الذين يرثون الارض من بعد اهلها الا لو نشاء وطبناهم بذنوبهم الا لو نشاء وطبناهم بذنوبهم ونطبع على قلوبهم فهم لا يسمعون हनिकय तर लोकांना जे माजी भूहास्यानंतर पृथ्वीचे वारसदार बनतात या वस्तुस्थितीने कोणताही धडा दिलेला नाही की जर आम्ही इच्छिले तर त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना पकडू शकतो पण ते उद्बोधक वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात आणि आम्ही त्यांच्या हृदयावर मोहर लावून टाकतो मग ते काहीच ऐकत नाहीत हे जनसमूह कि ज्यांच्या हकीकती आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत तुमच्या समोर उदाहरण स्वरूप मोजूद आहेत त्यांचे प्रेशीर त्यांच्याजवळ स्पष्ट निशाणा घेऊन आले पण ज्या गोष्टीला त्यांनी एकदा खोटं ठरवलं होतं परत त्यांना मांडणारे ते लोक नव्हते पहा अशा प्रकारे आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्या लोकांच्या हृदयावर मोहर लावून टाकतो आम्हाला त्यांच्यापैकी बहुतेकांमध्ये करार पालनाची आज आढळली नाही तर बहुतेक अवैज्ञकारीत आढळले मग त्या लोकसमुदायानंतर ज्यांचा उल्लेख करण्यात आला आहे आम्ही मुसाल इस्लाम ला आपल्या निशाण्यांसह फिरोच्या जनसमुदायाच्या सरदार कडे पाठवलं परंतु त्यांनी देखील आमच्या निशाण्यांशी अतिचार केला मग पहा उपद्रव माजवणाऱ्यांचा काय शेवट झाला मुसाले सांगितलं हे फिरोल मी सृष्टीच्या स्वामी कडून पाठवलेला आलो आहे माझा पदाधिकार हाच आहे की अल्लाचं नाव घेऊन कोणतीही गोष्ट सत्याशिवाय मी सांगू नये मी तुम्हाला लोकांपासून रफ कडून नियुक्तीच स्पष्ट प्रमाण घेऊन आलो आहे म्हणून तू बनी सांगितलं जर तो एखादी निशाणी आणली असेल आणि तू आपल्या दाव्यात खरा तर ती सादर कर فَأَلْقَا عَصَاهُ فَإِذَا هِيَ تُعْبَانٌ مُبِينٌ وَنَزْعَ يَدَهُ فَإِذَا هِيَ هِيَ يَدَهُ لِلنَّاظِرِينَ आपली काठी खाली फेटली आणि अकस्मात रित्या तो जिवंत अजगर होता त्यानं आपल्या खिश्यातून हात बाहेर काढला आणि सर्व पाहणाऱ्यांसमोर तो चकाकत होता फिराव न की उपलब्ध हा मनुष्य तर मोठा आहे काय म्हणणं आहे मग त्या सर्वांनी फिरोनला सल्ला दिला की याला आणि याच्या भावाला प्रतिक्षक ठेवा आणि सर्व शहरात हरकारे पाठवा की प्रत्येक कलाप्रवीण जादूगाराला तुमच्या पाशी आणावं अशा प्रकारे जादूगार फिरून पाशी आले त्यांनी सांगितलं जर आम्ही वरचड ठरलो तर आम्हाला त्याचा मोबदला अवश्य मिळेल ना उत्तर दिलं होय आणि तुम्ही आमच्या हुजुरात निकट वरती ठराल मोसाईन मग त्यांनी मुसाले सालामला सांगितलं तुम्ही टाकता अथवा आम्ही टाकावं मुसाले सर न सांगितलं तुम्ही जेव्हा आपला ते इंद्रजाल टाकला तेव्हा नजरांना भारलं आणि हृदयांना भयग्रस्त करून सोडलं आणि महाभयंकर जादू साकार केली आम्ही मुसाले संकेत दिला टाक आपली काठी त्यांना टाकल्या खोटी जादू जादूळ गेला अशा प्रकारे जे सत्य होत ते सत्य प्रमाणित झालं आणि जे काही त्यांनी बनवलं होतं ते मिथा होऊन राहिलं फिरो आणि त्याचे सोबती सामन्याच्या मैदानात पराजित झाले आणि विजय होण्याऐवजी उलट अपमानित झाले जादूगारांची अवस्था अशी झाली की जणू काय एखाद्या गोष्टीनं आतूनच त्यांना सज्यात पाडलं म्हणू लागले आम्ही सकल जगांच्या रबला लाडलं त्या रबला चला मूसा अलैहि सलाम आणि हारून अलैहि सलाम म्हणतात माला फिरعون امنتم به قبل ان اذن لكم ان هذا المكر مكرتموه في المدينه لتخرجوا منها اهلها فستعلمون لا اقطع ان ايديكم وارجلكم من خلاف ثم لاصلبنكم اجمعين फिरन सांगितलं तुम्ही त्याच्यावर iman आणला यापूर्वी की मी तुम्हाला परवानगी द्यावी निश्चितच हा एखादा गुप्त कट होता जो तुम्ही या राजधानीत गेला करून त्याच्या स्वामींना सत्ता करावं बरं तर याचा परिणाम आता तुम्हाला माहीत होईल मी तुमचे हात पाय उलट बाजूनी तुडीन त्यानंतर तुम्हा सर्वांना सुळावर चढवीन त्यांनी उत्तर दिलं कोणत्याही परिस्थितीत आम्हाला परतायचं आमच्या रबकडेच आहे तू ज्या गोष्टी करता आमच्यावर सूड उभू इच्छितोस ती या व्यतिरिक्त अन्य काही नाही की आमच्या रबच्या निशाण्या जेव्हा आमच्या समोर आल्या तेव्हा आम्ही त्या मान्य केल्या हे रब आमच्यावर संयम उसंडुले आणि आम्हाला जगातून उचल तर अशा स्थितीत की आम्ही तुझे आज्ञाधारक असावं फिरोला त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी सांगितलं काय तू मुसा इस्लाम आणि त्याच्या जाती बांधवांना असं सोडून देशील की देशात त्यांनी उपद्रव माजवावं आणि त्यांनी तुझी आणि तुझ्या आराध्य देवतांची बंदगी सोडून द्यावी फिरोन न उत्तर दिला। मी त्यांच्या मुलांची हत्या करावी आणि त्यांच्या स्त्रियांना जिवंत राहू दे आमच्या सत्तेची पकड त्यांच्यावर भक्कम आहे मुसाल इस्लाम न आपल्या जातीबाधांना सांगितलं अल्लाची मदत मागा आणि संयम राखा भूमी अल्लाची आहे आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो तिचा वारस बनवतो आणि अंतिम विजय त्यांच्यासाठी आहे जे त्याला भिवून काम करतील त्याच्या जाती बांधवांनी सांगितलं तुझ्या आगमनापूर्वीही आम्ही छळलं जात होतो आणि आता तुझ्या आगमनानंतर देखील आम्हाला छळलं जात आहे त्यानं उत्तर दिलं जेवढं आहे ती वेळ कि तुमच्या रबन तुम्हारे शत्रु नैनाट करावा तुम्हारा जमीनी कस आचरण करता हमें फिर कितेक वर्षापर्य दुष्का उत्पन्ना टंकाई गुर्फट वि कदाचित शुद्धि परंतु त्यांची अवस्था अशी होती की जेव्हा सुका येत असे तेव्हा सांगत की आम्ही यालाच पात्र आहोत आणि जेव्हा वाईट वेळ येत असे तेव्हा मुसालेच लाव आणि त्याच्या साथीदारांना आपल्या संबंधात अपशपणे ठरवत असत खरं पाहता मुळात त्यांचा अपशकून अल्लापाशी होता परंतु त्यांच्यापैकी एक अज्ञानी होते त्यांनी सांगितलं की तू आम्हाला मोहित करण्यासाठी पाटेल ती निशाणे आणलीस तरी आम्ही तुझी गोष्ट मान्य करणार नाही वादळ पाठवलं टोधहाट सोडली जीवाणू फैलावले बेडूक काढले आणि रक्ताचा वर्षाव केला या सर्व निशाण्या वेगवेगळ्या करून दाखवल्या परंतु शिरजोरी करीतच राहिले आणि ते फार अफराधी लोक होते ادعوا لنا ربك بما عهد عندك لن انكشف عنا الرجز لنؤمنن لك لنؤمنن لك ولنرسلن معك بني اسرائيل فلما كشفنا عنهم الرجز الى اجلهم بالغوه الىهم ينتسون جوا جوا त्यांच्यावर आपत्ति कोसळत असे तेव्हा तेवटे म्हणत हे मूसा तुला आपल्या रबकडून जो हुद्दा प्राप्त आहे त्याच्या आधारे आमच्यासाठी प्रार्थना कर यावेळी तू जर आमच्यावरील ही आपत्ती टाळलीस तर आम्ही तुझं म्हणणं मान्य करू आणि बनी इस्राईल पाठवून देऊ पण तेव्हा आम्ही त्यांच्यावरून आमचा प्रकोप एका ठराविक काळासाठी की ज्याप्रस ते कोणत्याही परिस्थितीत पोचणार होते हटवीत असू तेव्हा ते पूर्णपणे आपल्या करारापासून पराडमुख होत असत कारण त्यांनी आमच्या निशाण्यांना खोट ठरवलं होत आणि त्यापासून बेपरवा झाले होते आणि त्यांच्या जागी आम्ही त्या लोकांना ज्यांना दुबळ करून सोडलं गेलं होतं त्या भूमीच्या पूर्व आणि पश्चिमेचे वारस बनवलं जिला आम्ही समृद्धीनं संपन्न केलं होतं अशा प्रकारे बनिस दैलच्या बाबतीत तुझ्या रबच इष्टवचन पूर्ण झालं कारण त्यांनी संयमाची कास धरली होती आणि आम्ही फिरवून आणि त्याच्या लोकांचं ते सर्व काही नष्ट करून टाकलं ते बनवत असत आणि उभारत बहर अला, अला असतो मा मा कानू बनी इस्रायलना आम्ही समुद्रातून पार केलं मग ते मार्गस्थ झाले आणि मार्गात एका अशा जन समुदायाप्रात त्यांचं येणं झालं जो आपल्या काही मूर्त्यांवर मुग्ध झाला होता सांगू लागले हे मूसा आमच्याकरता देखील एखादा असा उपास्य बनवा जसे या लोकांचे आराध्य दैवत आहेत मुसाल इस्लामने सांगितलं तुम्ही लोक मोठ्या नादनपणाच्या गोष्टी करता करता है, ती तर विनाश जे काम ते करता है, ते मग मुसा साब ने, ने संगित व्यतिरिक्त अन्य उपास्य तुम्हारे शोधावा तो अल्लाह ज्यादा तुम्हारा जगत सर्व लोक समुदाय श्रेष्ठत्व प्रदान وَإذْ أنجيناكم مِنْ يَسُومُونَكُمْ سوء الْعَذَابِ يُقَتِّلُونَ, أبناءكم يقتلون أبناءكم ويستحيون نِسَاءَكُمْ وَفِي ذَلِكُمْ आणि अल्लाह फरमावत आहे तो प्रसंग आठवा जेव्हा आम्ही फिरवून वाल्यापासून तुमची सुटका केली ज्यांची अवस्था अशी होती कि ते तुम्हाला भयंकर यातना देत होते तुमच्या मुलांना ठार करत होते आणि तुमच्या स्त्रियांना जिवंत राहू हो देत होते आणि त्यात तुमच्या रब कडून तुमची कठोर परीक्षा होती आणि मुसाल इस्लाम ला तीस रात्री आणि दिवसाकरता सीना पर्वतावर पाचरण केलं आणि नंतर दहा दिवसांची पुन्हा वाढ केली अशा प्रकारे त्याच्या रबकडून ठरवलेली मुदत पूर्ण चाळीस दिवस झाली मुसाले स्लाम न जाताना आपले बंधू हारुन अलेस्लामला सांगितलं माझ्या पाठीमागे तुम्ही माझ्या लोकसमूहात माझे उत्तराधिकारी बनून राहा आणि नीट कार्य करत राहा आणि उपद्रव माजवणाऱ्यांच्या मार्गांचं अनुसरण करू नका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 ले ले तेचा रवन, तेचा ल, के ल, के हे रक्षम दृष्टी दे की मी तुला पाहावं त्यानं फरमावलं तू मला पाहू शकत नाही बर तर त्या समोरील पर्वताकडे जरा पहा जर तो आपल्या जागी स्थिर राहिला तर अलबत तुम्हाला पाहू शकशील म्हणून त्याच्या रबन जेव्हा पर्वतावर ते प्रकट केलं तेव्हा त्याला चक्काचूर केलं आणि मुसाल इस्लाम घेतून कोसळला जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा म्हणाला पवित्र आहे तुझं अस्तित्व मी तुझ्या हुजूरात पश्चाताप व्यक्त करतो आणि सर्वप्रथम इमान आणणारा मी आहे मी तमाम लोकांवर प्राधान्य देऊन तुला निवडलं कि तू माझी तत्व करावं आणि माझ्याशी संभाषण करावं म्हणून मी जे काही तुला देईन ते घे आणि कृतज्ञता दाखव त्यानंतर आम्ही मुसालेस लांबला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासंबंधी उपदेश आणि प्रत्येक अंगाबाबतीत सुस्पष्ट मार्गदर्शन पाट्यावर लिहून दिलं आणि त्याला सांगितलं या आदेशांना बळकट हातांनी सांभाळ आणि आपल्या लोकसमूहाला आज्ञा दे की याचा बेहितर अर्थाचं अनुसरण करावं लवकरच मी तुम्हाला अवैज्ञकालींचं घर दाखवीन سأصرف عن آياتي الذين يتكبرون في الأرض بغير الحق وإن يروا كل آية لا يؤمنوا بها وإن يروا سبيل الرشد لا يتخذوه سبيلا وإن يروا سبيل الغي يتخذوه سبيلا ذلك بأنهم كذبوا بآياتنا وكانوا عنها غافلين من أفلا نشان أكدون تلو كان شي دوستي فير بير ते कसल्याही हक्काविना भूतलावर मोठे बनतात त्यांनी कोणतीही निशाणी जरी पाहिली तरी देखील कधीही ते त्या निशाणीवर इमान आणणार नाहीत जर सरळ मार्ग त्यांच्यासमोर आला तर याचा अवलंब करणार नाहीत आणि जर वक्रमार्ग दिसून आला तर त्याच्यावर चालू लागतील याकरता की त्यांनी आमच्या निशाण्यांना खोटं ठरवलं आणि त्यापासून ते बेपरवाई करत राहिले आमच्या निशाण्यांना ज्यांना कोणी खोटं ठरवलं आणि निर्णयाच्या दिवशी अल्लाच्या हुजूरात अखिरात च्या हजेरीचा इन्कार केला त्यांचं सर्व केल सवरलं वाया गेलं काय लोक याच्या खेरीज इतर काही मोबदला प्राप्त करू शकतात की वा। वा मिन मिन कि जस करावं तसं भराव मुसाले सामच्या पाठीमागे त्याच्या राष्ट्राच्या लोकांनी आपल्या अलंकारापासून एका वासराची मूर्ती बनवली ज्यातून बैलासारखा आवाज निघत होता काय त्यांना दिसत नव्हतं की तो त्यांच्याशी बोलतही नव्हता तसच एखाद्या बाबतीत त्यांचं मार्गदर्शनही करत नाही परंतु तरी देखील त्यांनी त्याला आपलं आराध्य बनवलं आणि ते भयंकर अत्याचारी होते मग जेव्हा त्यांच्या मोहाचा पाश भंग पावला आणि त्यांनी पाहिलं की वास्तविकत ते मार्गभ्रष्ट झाले आहेत तेव्हा म्हणू लागले की जर आमचा रब ना आमच्यावर दया दाखवली नाही आणि आम्हाला क्षमा केली नाही तर आम्ही नष्ट होलं कौमी तिपडून मुसाले क्रोध आणि दुःखाने भरलेला आपल्या लोकांकडे परतला गीताक्षणी त्यानं सांगितलं फारच वाईट वारसा चालवला तुम्ही लोकांनी माझ्या पाठीमागे काय इतकं देखील तुम्हाला संयम राखता आलं नाही की आपल्या रबच्या आज्ञेची प्रतीक्षा केली असती आणि पाट्या फेटल्या आणि आपल्या बंधू हारून त्या डोक्याचे केस धरून त्याला ओढलं हारून अले स्लामनं सांगितलं हे माझ्या आईच्या सुपुत्रा या लोकांनी मला दाबून टाकलं आणि त्यांनी मला ठार करावं हे नजीक आले होते म्हणून शत्रूंना माझा उपहास करण्याची तू देऊ नकोस आणि त्या अत्याचारी गटासमोर माझी गणना करू नकोस رَبِّ तो رب आणि माझ्या भावाला क्षमा कर आणि आम्हाला आपल्या खूप चित्रात जास्त दायव आहेसीनुमजुदिन मुस्तरी उत्तरादाखल फरम की ज्या लोकांनी उपास्य बनवलं ते जरूर आपल्या रक्षक क्रोधात सापडल्याशिवाय राहणार नाहीत आणि जगातील जीवनात अपमानित होतील असत्यांना आम्ही अशीच शिक्षा देतो मिन आमनू। रब्बक मिन जे लोक वाईट कृत्य करतील आणि मग पश्चाताप व्यक्त करतील आणि इमान आणतील तर निश्चितच या पश्चाताप आणि इमानानंतर तुझा रग क्षमा करणारा आणि दया दर्शवणारा आहे मग जेव्हा मुसाल इस्लामचा राग शांत झाला तेव्हा हो ते त्यानं ते त्या पाट्या उचलून घेतल्या त्यांच्या लिखानात मार्गदर्शन आणि कृपा होती त्या लोकांसाठी जे आपल्या रब च भाय बाळगतात वक्त रमोस कौम होत आणि त्यांना आपल्या लोकसमूहातील सत्तर लोकांची निवड केली की त्यांनी त्याच्या समूहेत आम्ही ठरवून दिलेल्या वेळेवर हजर व्हावं जेव्हा त्यांना एका भयंकर भूकंपानं गाठल तेव्हा मुसाल इस्लाम विनवलं हे माझ्या स्वामी आपण इच्छिलं असतं तर अगोदरच त्यांना आणि मला नष्ट करू शकत होता काय आपण त्या अपराधापाई जो आमच्यापैकी काही मूर्खांनी केला होता आम्हाला सर्वांना नष्ट करणार आहात ही तर आपण घेतलेली एक परीक्षा होती की ज्याद्वारे आपण ज्याला इच्छिता त्याला मार्गभ्रष्ट करता आणि ज्याला इच्छिता त्याला सुबोध प्रदान करता आमचे पालक तर आपणच आहात म्हणून आम्हाला क्षमा करा आणि आमच्यावर कृपा करा आपण सर्वांपेक्षा जास्त क्षमा करणार आहाती <गाँगा> हसन चिलो मिनो आणि आमच्यासाठी या जगातील भललेहा आणि आम्ही आपल्याकडे रुजू झाला आहोत उत्तरादाखल फरमण्यात आलं शिक्षा तर मी ज्याला इच्छितो त्याला करतो पण माझी कृपा प्रत्येक वस्तूवर आच्छादित आहे आणि ती मी त्या लोकांकरता लिहीन जे अवैज्ञापासून दूर राहतील जकात देतील आणि माझ्या आयतींवर इमान आणतील